आजी विसरून मांडवात जवून तसला एकंदर साधनानुष्ठान श्रवण मनन नित पदार्थ शोधन योगाभ्यास काय काय तुम्हाला जेवढी साधन सांगितले असतील तेव्हा मी आता सांगितली व काही न सांगितलेली असती अनुष्ठान तरी या आत्मस्वरूप कि श्रवनावधि अध्ययन का बद्ध निवृत्ति नीन काला अनुस्यूत असत जसं तसं असत त्या ठेवायची आणि मग चाललेले हे विवरण ऐकायचं कधीही शंका येणार नाही कारण हे भाग महत्वाचा आणि पुन्हा निष्ठानाने शब्दाने उपकार करून आपल्याला स्मरण करून हा दुसरा भाग पण हा इतक्या खालच्या अवस्थेला करता भोगता येऊन दिन दुबळा झाला तरीही आत्मस्वरूप जसं तसच असत तो अध्ययन अनुष्ठान करण्यामध्ये प्रवृत्त झाला तरी आत्मस्वरूप जसाच्या तसा असत आणि उद्या आत्मा निर्विकार होता म्हणून त्यावेळी फार विकृती निर्माण झाली होती अध्ययन अनुष्ठानधिकामध्ये प्रवृत्त झाला म्हणून आत्मा थोडा दुरुस्त झाला होता किंवा आता पूर्ण दुरुस्त झालाय ही कटकट आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चालत अभाव न्यूनता ही होदार ही नहीं स्वरूप जस जो त्योहे तो, ही नहीं। तो आबादी, सत्ता, रूप जर श्वर महाराज विवेचना विसंगति होगा अकरा वो आधार स्तुति का, का संबंध नहीं मग ते कशाला सांगितलं संबंध नाही हेच सांगायचं होतं तर मग विस्तार कशाला सांगितला अध्यारोपच कशाला केला ते पूर्वी सांगितल्याप्रमाणे हे नाही काम वरम हात भरवायचा चुकलात्मक पुन्हा धुवून काढायचा मग त्यापेक्षा न भरवलेल्याच काय वाईट आहे तर तीच गोष्ट चांगली त्यापेक्षा अध्यारोप काय तुमच्या पुन्हा त्याचा आपण अपवाद करायचा म्हणजे धुवायचा मग हे सगळं विवेचन चाललंय काय ठेवलं विवेचन करताना तत्व हे आहे कि बद्ध काही अनुष्ठान का व बंधनिवृत्ती काही आत्मस्वरूप जसं तसं राहतं त्याच्यात बदल होत माझे म्हणा वेद कर्मात राहा सत्वात राहागुणात राहा नाही तर परित्याग केलाय आता देवाची भक्ती करायची बाकी काही करायची नाही असं ठरलंय अशी साधक दशा जरी तुमची असली तरी त्या काळात आणि उद्या तुम्ही म्हणाला की आता मी धन्य झालो मी कृतार्थ झालो मला आता अजिबात कशाचा देश नाही काय को निषेध ही अवस्था मला प्राप्त झाली म्हणून तुम्ही गर्जना करा तशा अर्थवत्तीला प्राप्त वादर होऊ नका आत्मस्वरूपाच्या बिघाडाची चिंता कधी करायचं कारण कुणी करू नका किंवा आत्मस्वरूपाच्या स्वरूपात बिघाड होत नाही म्हणून कसं वर्तन करायचं असं जरी तुम्ही ठरवलं तरी बिघाड होत नाही साधना काय करायचं म्हणून तुम्ही ठरवलं तरी आत्मस्वरूपात बिघड होत नाही साधनानुष्ठ केलं तरी आत्मस्वरूपात बिघड होत नाही आणि आपण सगळ्या साधनाला शास्त्राला सार्थकत्व आलं की बाबा हा माणूस मात्र असाय की अगदी एकनिष्ठेन श्रवण मननिधित्यासन वारंवार करून बाळ आवरण निवृत्त करून आत्मस्वरूपाला प्राप्त झाला आमची खरी धन्यता आत्ताय असं म्हणून जरी शास्त्राने मान डोलावली तरी आत्मस्वरूपामध्ये बदल झालेला नाही कायम घेणार होत नाही होणं शक्य तो सिद्धांत कायम ठेवून ही संगती महाराष्ट्र हे कशी सांगितली मग ते आता सांगणार पण त्याच्याबद्दल विचारायचं काही कारण नाही कधी कोणी विस्मरणाचा उपयोग हे विस्मरण झालं कस विचारायचं नाही आता तुम्हाला झालं तरी आत्मनिर्विकार न झालं तरी निर्विकार साधनानुष्ठान केलं तरी निर्विकार आहे न केलं तरी निर्विकार महापुरुषा <tDA> आत्मनिर्वीकार बंद पूर्वी होता बंद काली होता काली होता आता साधना अनुष्ठान सभी भ्रामक ठरली तरी है बदल होते नहीं ज्यादा कभी बदल हो सत्य मनता ध्यान बदल होता त्रिकाला ब्रह्म सत्य कोणतंही वादळ निर्माण झालं अगर कोणतीही विकृती निर्माण झाली किंवा कोण विकृती सुसंस्कृत झाली तरी ज्याच्यामध्ये बदल होत नाही हो त्याच नाव सत्य सत्य असं असत नाही कधी किंवा म्हणजे असं आहे सत्य होत म्हणजे परिस्थितीच्या मानाने बदलायला लागतं माणसाला परिस्थितीच्या मानाने माणसाला बदलायला लागतं सत्याला बदलावं लागत नाही देश काळाने देशाने वस्तूने कशाने होऊ नये ते पदार्थ आपण म्हणतो काळा म्हणून बदलावं लागतं देशामुळे बदलायला लागत सत्य बदलायचं काय कारण कोणत्याही देशात सत्य सत्य कोणत्याही काळात सत्य सत्य कोणत्याही परिस्थितीत सत्य हे नेहमी सत्य असत नाही सत्य शब्द बदलून टाका सत्याला दोन नाही सत्याला सत्या विनाश कसा सत्य काय नाव ठेवण्यात अमरसें मतो मरग म्हटल्यासारखं झालं तसं कसं होईल सत्य म्हणायचं तो मरतो मर कसा म्हणजे सत्या पालट नाही देशाने काळाने परिस्थितीने नाही सत्य नेहमी सत्य असतात असा त्याचा अर्थ व्यावहारिक सत्य वैवाहिक सत्य वणिजक सत्य हे प्रकार मला सगळे ज्ञात आहे ते इथे काढायचे नाही विवाहाच सत्याचं नेहमी आपल्याला उदाहरण मी सांगतो विवाहात सत्यामध्ये बाकीचे लोक पडत नाही आपले माता पित्र आपले इष्टमित्र सखे सज्जन पडतात आणि ते काय सांगतात अरे कुणाचं बाबा कल्याण बा झाले परमार्थ करून तुकाराम महाराजांनी प्रपंच केला नाथ महाराजांनी प्रपंच केला सावता बाबाने प्रपंच केला प्रपंच न केला माणूस तरी एक साधू रगड असतात त्यावेळी उच्चारायचे नसतात मोहरी आहे सुखाचार्य आहे हे स्वतः हनुमंत आचार्याचं ही यादी काढतात त्यावेळी आपल्याला त्यावेळेला हे बरोबर आहे आणि एक लक्षात ठेवा सत्य माणसाला कधी पटत नाही खोट लवकर पटत असं का घडतं त्याचं कारण सांगतो आपल्याला असं त्याला अविद्येच आही असत दैवी संपत्ती सव्वीस गुणांनी असावी आणि आसुरी संपत्ती सहा गुणांनी असावी संख्येचं तरी बलाबल समजते बला बला ला का नाही आपल्याला एवढं संख्येच बलाबल असूनही सत्व गुणाला यश येत नाही सव्वीस संपत्ती माघार घेते आणि सहा गुणाला उत्कर्ष येतो काय आश्चर्य का नाही जगातलं त्याचं एकच कारण असुरी संपत्तीला मूळ कारण असलेली जी अविद्या ती तिला साह्यकडे असं का करतं अविद्य तिचीच दोन लेकरं नाही तिला माहिती आहे की ह्या लेकरांचा उत्कर्ष झाला कि माझा विनाश होणार उत्कर्षात दैवी संपत्तीच्या उत्कर्षात जर तत्वज्ञान झालं तर विनाशाचा होणार आहे मग आविद्या म्हणते जरी माझा मुलगा आहे तर तो, तो मला विरुद्ध आहे आणि ही माझीच मुलं आहे पण हे जर वाढली संपत्ती जर वाढली तर मी जशीच्या तशी कायम राहणार माझं एकंदर राज्य बरोबर चाललं सुद्धा आपल्या मुलावर प्रेम करीत असताना तिच्या स्वभावाला जे अनुकूल असतील त्याला बक्षीस दे प्रतिकूल असलेल्या सहाय्य करीतने मी प्रयोग केलेला आहे आणि मी माझ्या अनुभवाने आपल्याला ही गोष्ट सांगतो आपण प्रयोग करा करायचा नसल्याच माझ्यावर तुम्ही ठेवा की हा माणूस आपल्याला खरं सांगतो बघायचं प्रसुती वेदना सहन करून आपल्याला जन्म दिलेली आई आहे आधुनिक पद्धतीने प्रसुती वेदना न सहन करता जन्म देणाऱ्या ना आईचं नाव घ्यायचं नाही डी आर बुचके यू मस्ट रिमेंबर असं मी तुम्हाला सांगतो आणि सिरियसली रिमेंबरिक आहे अतिशय महत्वाची आपल्या धनातील कि तिला सुद्धा हे पटणार नाही प्रसवती हो सद्सती हे शब्द घात आपल्याला शंका असली तर आपण मातोश्रीला विचारायचं ती सोय आता संपलेली आहे त॥े पर्याय नाही याला, याला, याला सादृश्य नाही कुठे तिला जर ही गोष्ट पटत नाही तुम्हाला व्यवहारात कळत असेल तर तीच गोष्ट अविद्येच्या बाबतीत आहे तिला तरी आपला सत्य बोलणारा मुलगा कसा आवडला सांगा ना म्हणून सत्व गुणाला ती सहाय्य करीत सव्वीस गुण असून सुद्धा दादानी एका ठिकाणी घ्यावं आणि त्याच पद्धतीने असुरी संपत्ती ही अविला जवळ आहे तिला ती जगायला कारणीभूत होते म्हणून तिचा पक्ष ते फारस जगत नाही म्हणून हा सत्व आला आपला विराट झाल्याशिवाय दुसरा मार्ग नाही म्हणून माणसाला खोट लवकर पटत खर लवकर पटत लवकर म्हणण्यापेक्षा सांगायचं म्हणजे अगदी सरते शेवटपर्यंत पटतच नाही माणसाला कित्येक लोकांना खरं जेव्हा पटलंय ना तेव्हा ज्यांच्याविषयी खरं पटलं ती माणसं मिली होती एका माणसाला परमार्थ करायची वृत्ती आहे अजून परमार्थ केला नाही करीत नाही पण एक घटकावर त्याला वृत्ती निर्माण झाली वा वाटत की आता आपण परमार्थ केला पाहिजे आता तात्या गेल्यावर मला असं वाटायला लागलं की कोण आपल्याला सांगणार आता माझ्या मनात अशी वृत्ती निर्माण झाली की परमार्थ कराव मी त्याला सांगितलं तुला परमार्थ करायची वृत्ती निर्माण झाली अतिशय आनंदाची गोष्ट आहे पण त्याच्यासाठी तात्याना मरावं लागलं हे वाईट आता मला काही कळत नाही काहीतरी गुरुजींनी मिळून लिहिलं आता आता वृद्धी होऊन का उपयोग आहे आम्ही एवढंच म्हणतोय की गुरुजींच्या मनोगताप्रमाणे तुला मरायच्या अगोदर तुझ्या दू मरायच्या अगोदर तुला वृत्ती निर्माण झाली चांगलीच गोष्ट आहे अजूनही परामार्थ केला तरी ईश्वर कुठेतरी तुला कृपा निर्माण होईल तुला बोध होईल त्याच्याबद्दल काही करायचं नाही मला आपल्याला एवढ्या करता सांगायचं आहे की सत्य नेहमी सत्य असतं ते विकाराला प्राप्त होत नाही ते बदलत नाही देशाने बदलत नाही काळाने बदलत नाही वस्तूने बदलत नाही सीमित होत नाही एक आहे मात्र की मालिनी येत ही गोष्ट मान्य केली भगवंताने मान्य केली मी म्हणत अज्ञाने मालिन्य पण त्याचा विनाश होणं कधीही संभवनीय नसल्यामुळे ज्यावेळी मालिन्येत त्यावेळी मालिन्याच्या निवृत्तीचा प्रयत्न केला जातो त्यावेळी हो ते मालिन्य निवृत्त होत त्यावेळी सत्य सत्य असतं त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नसतो तरी सुद्धा माणसाला खोट आवडतं खरं आवडत नाही त्याचं कारण अविद्येच्या कलाकडे झोपलेला असतो रजतमाचा त्याच्यामध्ये प्रकर्ष असतो वा असतो ज्या रजतम झडून गेले आता अविद्येचा विरोध आला तरी तो त्याचा विचार करून अविद्येचा विरोध करायला तो निघालेला असतो म्हणून तो अविद्येच्या या बंधनाचा विनाश करून अविद्येच्या भेळी पाहा त्याच्या पलीकडे जातो तो राहत नाही तिनी बदल शब्दाची महती गायली आणि आता ज्ञानेश्वर महाराज शब्दाचं खंडन करतात महती गायली आणि खंडन करतात यात काय वर्म आहे ते वर्म आता पुढच्या उभी सांगतो वाच आत्ताच्या ठिकाणी शब्दाचा काही उपयोग होत नाही स्वसंध्य जो आत्मा त्याला कोणाचा उपकार आहे आत्म्याला या शब्दापासून काहीच उपयोग होत नाही कारण शब्द हा जड पदार्थाचे आत्मा जड असतात तर मग त्याचे शब्दाने प्रकाशन करणे संभवले असते हे आम्ही मान्य केलं असतं म्हणतात परंतु महत्व वर्णन केले ते त्याच जे वाच्य पदार्थ असतात जे ज्ञान पदार्थ असतात तिथे शब्दाचा उपकार्यकाश एवम गुण विशिष्ट जो आत्मा त्याला आपले प्रकाशन करून देण्याविषयी दुसऱ्याचे उपकार कशाला पाहिजे आठवे का विसरे विषो होवनी अवतरे तरी वस्तूशी वस्तू दुसरे असे ना कि मला आता आठवे का विसरे आठवाचा विषय होण काय आठवे विषय होऊन यावतरे का विसरे विषय होऊ न्यावतरे असं वाचायचं आठवाला विषय होऊन प्रगट वस्तू असो का विसराला विषय होऊन वस्तू असो आठवाला आणि विसराला वस्तू विषय होण हे जरी घडत असलं तुमच्या दृष्टीने तरी आत्मस्वरूपामध्ये नवीन निर, काळही निर्माण होत नाही अस्तित्वात येत नाही आत्मस्वरूपात काही नाही विषयाचा विसर होणं काय विसराचा विषय होणं काय आणि आठवाचा विषय होणं काय आठवाचा व विसराचा विषय होऊन अवतरणाऱ्या वस्तूंच्या विषयी तुम्ही जरी विचार केला तरी जी आत्मवस्तू तिला तिच्या ठिकाणी तिच्या स्वरूपात नवीन काही निर्माण होत नाही ती जशीच्या तशी राहते जसाच्या तसा राहतो त्याच्यात काही बदल होत नाही हे गोष्ट ज्ञानेश्वर मला त्यांना माहिती आहे असं का म्हणतात का त्याच कारण आहे शब्दाच कुशलत्व कशा काय आपण एवढे वर्णन करून ऐकलंय तर आपल्याला असं स्मरणदाना त्याचं कुशलत्व त्याची कीर्ती त्याची कुशलता स्मरणदानाच्या बाबतीत आहे स्मरण हे कोणाबद्दल घडतं विस्मरण ज्याचं झालं असेल त्याच्याबद्दल विस्मरण कोणाचं होतं विस्मरण नेहमी अन्य वस्तूच होत अन्य वस्तूच विस्मरण होत स्वच्छ झाल्याचं प्रपंचात तर नेहमी दिसत परमार्थात दिसत ते आपण सिद्धांतात बघू प्रपंचात दिसत आपल्याला नेहमी दिसून ने येत मी म्हणाले परवा गेलो तो माझे छत्री विसर्ग हो काय मोठे अवघड करू ते पावसाळ्याचे दिवस काय करायचं माझी टोपी विसरली माझा सदरा विसरला माझी अंगठी विसरली माझ्या गळ्यात अलंकार विसरला माता मुलाबाळाला विसरता विषय एक तीन का चार वर्षाचं मूल स्तन नाही असलेलं ते कुणी स्टेशनवर विसरले बाया ते त्यांसरले माहे ठेवा असं करते मग ती माझं इथे भेटले आम्हाला मी त्यांना सांगितलं कुणीतरी आता एक जण परत जा <laughs> म्हणजे तिथे मुलं असेल ते कुणी आता इतकं अजून जरी काळ आहेत नसेल तासावर ते जाणार नाही कुणाच्या तरी लक्षात येईल अह मुल तीन वर्षाचं मुलं अगदी ते, की मूल बाई विसरत विसर थे थे। की माता विसरतय इथपर्यंत शक्य पण मी मला विसरलो कधी शक्य स्वभिन स्वरून अन्य पदार्थाचं माणसाला स्मरण विस्मरण घडत स्व कधी विस्मरणाचा विषय होऊ शकत क्रमा बहु शब्द स्मरणदान करो महती है स्मरण ज्यादा विस्मरण विस्मरण स्वभिन पदार्था होता स्विन्न पदार्था विषय विस्मृति दसून स्व विषय विस्मृति कभी ही आती नहीं स्विषयी स्मृति ला नशा तेला अवकाश नहीं अवसर नहीं प्रपंचात अपने आता महाराजांनी तो जो दृष्टांत दिलाय तर त्याचा कोण अधिकारी असेल ते मला माहिती नाही काय कोण एक भ्रमलेपणे पण मौलीने तिथे शब्द घातला कोणता भ्रमलेपणे हा शब्द घातला म्हणून ते सगळं पुढचं बोलणं जुळलं तो मी नव्हे गाचोरलो म्हणे मी हरवलंय हरवलंय म्हणतो हे बरोबर आहे पण तो एक माणूस जर वगळला वेडा तर असा जगात कोणीही शाणा माणूस नाही की जो स्वला विसरतो मग स्वला माणूस विसरत नाही म्हणून स्वला स्मरण घडत नाही आणि स्वला स्मरण घडत नाही म्हणून स्मरण दान करणाऱ्या शब्दाचं साह्य न स्वतःच स्वतःला आपल्या स्वतःविषयी शब्दाचा काहीही उपयोग नाही शब्द प्रयोजन तिथे सदाच संपलेलं आहे असं जर कळत असेल तर तीच गोष्ट आत्मस्वरूपाच्याही बाबतीत आहे आत्मा स्मरणाचा किंवा विस्मरणाचा विषय झाल्याचा दृष्टीने दिसत असला ही गोष्ट जरी खरी असली तरी सुद्धा आत्मस्वरूपात दुसरं काही निर्माण होत नाही हे तर लक्षात ठेवा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुसरं काही निर्माण होत नाही मग आत्मस्मरणाचा विस्मरणाचा विषय होतो का तर त्याच उत्तर ज्ञानेश्वर महाराज येतात अविद्येनं जर जीवाला आपल्या स्वरूपाचं विस्मरण घडलं तर संभव नाही आहे कशावरून संभवनी येतात सांगता हे प्रत्यक्ष नैसर्गिकोयम व्यवहार हा नैसर्गिक लोक व्यवहार दिसून येतो यावरून असं मानलं पाहिजे कि आपल्या स्वरूपाला विसरलेली आहे तिथे दुसरं होत नाही म्हणजे काय दुसरं होत नाही म्हणजे असं आहे की अविद्येनं जीवाला विस्मरण हो का शब्दाने जीवाला आपल्या स्वरूपाचं स्मरण हो आत्मस्वरूपामध्ये दुसरं काही निर्माण होत नाही म्हणजे बदल होत दुसरेपणा निर्माण होणं म्हणजेच बदल होणं पालट होणं न पालटणं कधीही हे आत्म्याचं स्वरूप आहे आणि सदा पालटत राहणं हे न पालटणार अनात्म्याचं स्वरूप सतत पालटत राहण अविद्या सदा रूप बदलते अहंकार जसा परिवेश धारण करून आपल्याला फसवतो त्याप्रमाणे ही अविद्या निमनिराळ्या रूपाने आपल्या स्वरूपाला येते आपल्या जवळ येईल आपल्याला ती फसवते स्मरण आणि या विस्मरण याविषयी ज्ञानेश्वर महाराजांचं असं सांगणं दुसरेपणा कान हे निर्माण होत महाराजांचं सांगण्यात आत्मा मानलेला अंतःकरण विशिष्ट झालेला जो जीव चिताभास त्याला आत्मस्वरूपाच्या विस्मरणाचा व स्मरणाचा आश्रय मानलेला आहे आत्मा मात्र स्मरणाचा आणि विस्मरणाचा विषय किंवा आश्रय नाही एकदा दादा कसं लिहिलं की सामान्य विशेष भाव आत्म नहीं नहीं। हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जी, नाही आहे पण जीवाच्या प्रतीत आहे तीच गोष्ट लक्षात ठेवा की स्मरण आणि विस्मरण हे जीवाच्या दृष्टीने ठीक आहे जीव त्याचा आश्रय आहे आत्मा त्याचा आश्रय नाही स्मरणाचाही आश्रय नाही विस्मरणाचाही आश्रय नाही स्मरणाचा आणि विस्मरणाचा जर आत्मा कधीच आश्रय मानला नाही दुसर निर्माण हो बोबरच है जीव हा स्म विस्मरण आश्रय मानला ज्यादा जीवाला आत्मस्वरूपरण जीवाला स्मरण दान, दान कर बाबती शब्दा उपयोग वाला बरबर है बिगड़ा आत्म्यालामरण विस्मरण का हो नहीं तो आश्रय का कारण है आत्मा हा स्मरणा विस्मरणा आश्रय अगर विषय पण तो नित्य ज्ञानरूप असल्यामुळे स्वयंप्रकाश असल्यामुळे तो स्मरणाचा आणि विस्मरणाचा विषय होत विस्मरणाचा विषय होणं म्हणजे आवृत्त होण आत्मा कधी आवृत होत आत्मा जर आवृत झाला असता तर मग त्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव आहेत असं म्हणता आलं आता जीवाच्या दृष्टीत सामान्य विशेष भाव आहेत प्रतितीत आहेत त्याला धरून हे सगळं शब्दाचं प्रकरण परमेश्वराच्या स्वरूपाला धरून हे बोलणं हा शब्द प्रभावी आहे उपयोगात आहे असं म्हणतात त्यावेळी जो विस्मरणाचा आश्रय झालेला जीव आहे तो त्यांचा उपदेशाचा विषय आहे आत्मा उपदेशाचा विषय नाहीच आहे त्यामुळे स्मरणाने शब्दाने स्मरणदान करून जर जीवाला विस्मरण निवृत्त झालं आणि अनात्म पदार्थापासून भिन्न अस स्मरण झालं तर त्याचा आश्रय आत्म नाही नित्य उपलब्ध स्वरूप असल्या कारणाने स्वरूप हम आत्मा असं त्याचं स्वरूप असल्या कारणाने आत्मस्वरूप त्या ठिकाणी अज्ञान विस्मरण व तत्सापेक्ष स्मरण अज्ञान किंवा तत्सापेक्ष असलेलं ज्ञान या उभयाचा संबंध तिथे नसल्यामुळे त्याच काय काम आहे तिथे काहीही काम नाही आणि जो जीव स्मरण आणि विस्मरणाचा आश्रय आहे त्याच्या दृष्टीने झालेलं विस्मरण त्याच्या दृष्टीने असलेलं अज्ञान त्याच्या प्रती त्यात आलेले सामान्य विशेष भाव आणि त्याला शब्दाने स्मरणदान करून दिल्यानंतर विस्मरण निवृत्त होणं व स्वस्वरूपाची स्मृती होणं एवढ्या सगळ्या गोष्टी जरी झाल्या घडल्या तरी दुसरे नाही काही नाही ते काही निर्माण झालं नाही आत्मस्वरूपात काही बदल झाला नाही असं स्मरण हो अथवा विषय होऊन प्रगट हो तरी पण एक वस्तू आता विषय होऊन प्रगट हो याचा अर्थ असा आहे कि वाजान निवृत्त हो तरी सुद्धा आहे स्मरण विस्मरण किंवा विषय होणे इत्यादी गोष्टी ज्या कावैत असते त्याच काढतात द्वैताचा अभाव असेल तर संभवतच नाही हे द्वैत इथे उच्चारण करणारा वेगळा आणि ज्याला स्मरण करून द्यायच तो वेगळा असतो इथे वस्तुरूप जो परमात्मा त्याला सजादीय म्हणून परमात्मा विषय होणे किंवा परमात्म्याला आठवण होणे किंवा या गोष्टी होणे शक्य नाही स्मरण तरी आपल्या विस्मरण ही स्वतःहून भिन्न पदार्थांचे होते मुख्य गोष्ट परंतु परमात्मा स्वरूपाने स्मरण आणि विस्मरण या दोघोहून विलक्षण नित्यस्मरण रूप आहे म्हणून त्याचे ठिकाणी स्मरणास्मरणांचा संभवच नाही दुसऱ्याला परमात्मा विषय होतो असे म्हणाले तर प्रथम कोणाचा होणारा पण परमात्मा सजाती आदी भेदरहित आहे म्हणून पाचव्या प्रकरणात सिद्ध केले स्वगत सजाती विजाती भेदरहित सत म्हणजे म्हणजे आनंद आनंद म्हणजे आदवय याच्यामध्ये अवयवाचा सुद्धा भेद नाही असं माझे सिद्ध केला अखंड एक रसत्व पूर्ण सिद्ध केले आहे त्याच्या ठिकाणी जो परमात्मा त्याच्या ठिकाणी शब्दाचा काय उपयोग शब्दाचा काय उपयोग शब्द स्वरूपाचा मी विचार केला की के तो स्मरणदान करून देतो पण स्वतः विषयी स्मरण आणि विस्मरण संभवतच नाही अगोदर विस्मरण संभवत नाही म्हणून संभवत नाही कारण स्मरण विस्मरण हे स्वभिन पदार्थाविषयी घडत असतात ही गोष्ट सांगतात आपण आपण के आठवे आणि आपन, विसरे केव ते म्हणजे आपण आपल्याला विसरणं कसं शक्य आहे आणि आपण आपल्याला स्मरण आपलं आपल्याला होणं म्हणजे आपण आपल्याला आठवण हे तरी कसं शक्य आहे का त्याच कारण स्मरण आणि विस्मरण हे स्वभिन पदार्थाविषयी घडतं हा नियम कायम लक्षात ठेवायचा जीव स्वभिन पदार्थाविषयी स्मरण विस्मरण होतं हे जसं व्यवहारात आपल्याला दिसून येतं स्वतःचा स्वतःला कधी विसर होत नाही म्हणून स्मरणदान करणाऱ्या शब्दाचा कधी काढी मात्र उपयोग होत नाही हे जर व्यवहारत आपण लक्षात येत असेल तर परमार्थ तहज लक्षात यावं आत्मस्वरूपाविषयी त्रास आहे आत्मभिन्न परमार्थता वस्तु नाही ती एक आहे म्हणजे स्वगत सजायती विजयाती भेदर ती सदा राहते म्हणजे काल परिचेदिच्या ठिकाणी कोणताही नाही ती सर्वत्र राहते अंतरियामी रूपाने राहते समव्याप्त रूपाने राहते वस्तु परिच्छेद ती सर्वत्र आहे म्हणजे ती व्यापक आहे दे म्हणून तिला देश परिचेद म्हणजे देश परिच्छेदित काल परिच्छेदित वस्तू परिचय दुसरी कोणतीही वस्तू नाही अशी आत्मवस्तू स्वयंप्रकाश असताना तिच्याहून भिन्न जर कोणी नाही तर तिला स्वभिन पदार्थाचं स्मरण आणि स्वभिन पदार्थाच विस्मरण कस संभव तर संभवणार नाही हे त्याचं थोडक्यात उत्तर आहे हे काय म्हणलं बाटलं आपल्या कि त्या आत्मस्वरूपा भिन्न वस्तू नसल्या भिन्न वस्तू विस्मरण आणि भिन्न वस्तू विषयी स्मरण हे संभवत नसे आपण असं म्हणूया म्हणले काय बिघडले त्या तिचं तिला स्वरूपाला विस्मरण घडलं आत्मवस्तू आत्मवस्तूला विसरली आणि आत्मवस्तू आत्मवस्तूला स्मरली आठवली असं म्हणायला हरकत आहे आणि स्मरण सिद्ध होत नसल्या कारणाने शब्दाचा तिथे उपयोग नाही असं मी तुम्हाला सांगतो असं माऊली म्हणते का घडत नाही त्याच्याकरता एक दृष्टांत शोधून काढला तो दृष्टांत असा आहे की सर्व रसांचा आस्वाद घेत सगळ्यात आस्वाद जीव अतिशय सम मऊलिया तुम्हारा दोन प्रकार उत्तर देता है आस्तिक पक्षाने उत्तर देता नहीं निक्षा ने उत्तर देता कम्मत है शोधन दृष्टान कसा का बहुत होय म्हणता येत नाही म्हणता येत नाही असतिक पक्षाने उत्तर देता येत नाही पक्षाने उत्तर देता येत नाही म्हणजे होय म्हणता येत नाही म्हणजे आम्ही नाही म्हणून प्रपंचा अडचण वर्षापूर्वी मी पायी एका गावाला चाललो ते अशी पांढरे होते आता बारीक रस्ता त्याच्यामध्ये काटेकोटेन चिखल त्या पांढरेतनं कसं जायचं म्हणून अगदी त्याचं अपराष्ट म्हणजे पाणंद अगदी त्यातनं <laughs> मी चाललो होतो अडचण वाटली म्हटलं आता असं करूया आपण रानात न तो म्हणून थोडा मागे गेलो की त्या शेतकऱ्याच्या हो। रानातनं असा जायला लागला तू रानात चढून जेव्हा अर्ध्यापर्यंत गेलो तेव्हा तो त्या शेताचा मला खाला काय म्हणला अहो तुम्ही चाललाय म्हणले हा रस्ता आत आहे म्हणलं भयंकर चिखल आम्ही अनोळखी माणसं आहोत त्या न जायचा अतिशय अवघड काटे कुठे आहे तेव्हा कसं जायचं निदान एवढी उल्लंघन करीपर्यंत माझ्या बरोबर दोन ग्रस्त होते महाराज आहेत दूर चे आहेत वगैरे वगैरे पुष्कळ त्यांनी वर्णन केलं तुमचं सगळं वर्णन जाऊ ठेवा म्हणला लान माझ बिघडते रान माझ बिघडते मी तुम्हाला पुढे जाऊ देणार ठीक आहे म्हणलं तर काय होत तुझी मनोगत इच्छा आहे तर ठीक आहे म्हणलं मी माघारी जातो म्हणजे तिथून तू ना परत खाली तुम्हाला माघारी जायचं नाही पण तुडवलेलं काय म्हणतात आली का पण दिली का पण तया करायचं एक अडचण कधी कधी होईल पाज्जूच्या म्हणतात नवरा दहा असा असतो पुढे आठ मागे वीर काय करायचं त्याची अडचण असा होईतच निर्माण केला मौलीने इथे निर्माण केला आस्वाद जीव घते नहीं पक्षा उत्तिक पक्षा ने दिल उत्तर ही चुकी रूपाने दिखल उत्तर ही चुकी चु। का अपन अपल जीभ चाखते एक तरी मानसा मैं उबा कर कोणा अनुभवायचा जीव जिव्हचा आस्वाद घेते हो उत्तर देणार आम्ही असं विचारतो एक तरी मला माणूस असा आणून दाखव की त्याचा असा अनुभव आहे हो होणारा असा अनुभव येते हो करा ते नाही जोडलं की नकार ते जायचं म्हणजे नकार दिली आपण ताकत नाही ती आपला असा आस्वाद घेत नाही असं जर तुम्ही म्हणाल तर काळ का की जिव्हेला जर आस्वाद घेता येत नसेल जी बघ कस रसना कसली तिचं काम काय आस्वाद घेणं काम आहे ना मग जे आस्वाद घेत नाही जिच्या ठिकाणी नाही तिला रसना म्हणतात तिचं महत्वाचं काम तिचं म्हणजे रसना रसना ठरण्यासाठी रसना पदवीवर आरोवण्यासाठी तिने आस्वाद घेतलाच पाहिजे तिला आस्वाद घेता आलाच पाहिजे तिना आस्वाद घेता रचना क्या उत्तर आस्वाद हो घ उत्तर है स्वारी स्वाद स्वरूप आस्वाद घूप है विषय नहीं आम रसना स्वादुरूप है का नहीं हा प्रे ती स्वादूप है बोलने जोड़ गाखते का नहीं चाकत होय म्हटलं तरी चुकलं नाही म्हटलं तरी चुकलं का ती स्वादरूप आहे म्हणजे हे जर तुमच्या वर्माने दृष्टांताचं स्वरूप लक्षात आलं असेल तर या वर्माला धरूनच होय पक्षाने उत्तर दिलं हो तरी चुकलं नाही म्हटलं तरी चुकलं म्हणजे होय किंवा नाही यापैकी काहीही म्हणता येत नाही तरी सुद्धा ती जशी स्वादरूप आहे त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या बाबतीत विस्मरण म्हणता येत नाही तर सापेक्ष स्मरण म्हणता येत नाही स्मरण आणि विस्मरण याहून विवर्जित आत्मा आहे असं जर म्हटलं तर आत्मा स्वयंप्रकाश असं म्हणल्याशिवाय दुसरा काही उपाय त्याचं कारण आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे स्मरणाचा विषय होत नाही म्हणून शब्दाचा उपयोग नाही त्याबाबत असंच विचारा तुम्ही आत्मस्वरूपाचं विस्मरण झालं का प्रश्न आहे दुसऱ्याला म्हणावा दुसरा पदार्थ सिद्ध होत नाही त्या म्हणजे तुम्हाला होई म्हणताय विस्मरण झालं असं तुम्हाला कबूल करता येत नाही त्याचं त्याला सांगावं त्याच त्याला स्मरण विस्मरण कसं होईल तुझं तुला जर प्रपंचात विस्मरण होत नाही तर आत्म्याचा आत्म्याला परमार्थ व्हायचं हो काय करण आहे आपण ज्ञान स्वरूप नाही अन्यथा ज्ञानाने संपन्न आहोत तरी रोज आपण आपल्याला विसरत नाही तो तर खास स्वतः स्वारी ज्ञानस्वरूप आहे म्हणून त्याला विस्मरण झालं हे कोण जाणतो कोणाला समजलं त्याला विस्मरण झालंय कोणाला समजलं विस्मरण व्हायला सो त्याच्या भिन्न कोणी आहे का नाही म्हणजे भिन्न पदार्थ नाही ना पदार म्हणून विस्मरण होण शक्य नाही त्याचा तो स्वयंप्रकाश आहे म्हणून एवढं कळलं असेल तर स्मरण होईल हे कस सिद्ध होईल विस्मरणाची जर त्याच्या ठिकाणी सिद्धी होत नसेल तर स्मरणाची हे होत नाही आणि स्मरणाची जर सिद्धी होत नसेल तर स्मरण दात्या शब्दाच काय काम आहे तिथे स्मरणदान करून देण्यामध्ये कीर्तीला पावलेल्या या शब्दाचा तिथे काहीही उपयोग नाही त्याच हे कारण आहे स्मरण किंवा विस्मरण कसे संभवणार जीव आपल्या चाकते किंवा चाकत नाही हे म्हणणे संभवते का आपल्याला आपली आठवण नाही किंवा आपल्याला आपण विसरलो असे कोणाचे अनुभव झाले आहे का जीवेनं जिवेला चाकला असा अनुभव नाही ते चाकत नाही असाही अनुभव नाही <laughs> <laughs> ही, ही <laughs> <तो> करन, <laughs> जी बिबेला चाकते काय चाकते म्हणून उत्तर देता येत नाही कारण अन्य पदार्थ नाही बरे जी भजिबेला चाकीत नाही असेही म्हणता येत नाही कारण जी आपल्याला चाकीत नाही दुसऱ्याला काय चाकी <laughs> <ना है बारी। laughs> काय स्वतःला कळत नाही तर लोकाला सांगते बघा काय लोकांचं काय म्हणतात आपल्याला स्वतःला कळत नाही तर लोकाला काय चालणार आहे माझी मला दुसऱ्याला म्हणते पत्रकार असं करत जमते काय म्हणते आजच स्वतःला काय तो सांगणार सर्व पदार्थांना तीच चाखणे अर्थात ती चाखणे रूप आहे सर्व पदार्थांना ती आस्वाद घेण्यात समर्थ असल्या कारणाने ते स्वतः स्वाद रूप आहे म्हणून ती स्वादाचा स्वतः स्वतः विषय होत नाही हे जसं लक्षात घ्यावं त्याप्रमाणे आत्मा स्वतः स्वयंप्रकाश असल्यामुळे विस्मरणाचा व तत्पेक्षा स्मरण दान करणाऱ्या शब्दाचा उपयोग जागते या निध नाही घडे काही स्मरणास्मरण दोन्ही स्वरूपी तैशी <laughs> माणूस झोपलाच नाही बसून आपला माझा झोपलाच नाही त्याला जागा झाला असं म्हणता येईल का जो माणूस कधी झोपलाच नाही झोपलेला माणूस जागा झाला हे बोलणं आम्ही कबुल करतो तसा आपल्याला रोज अनुभव आपण झोपतो जागे होतो जागेव तो जागा असतो तरी झोपेत असतो की याही अवस्थेत आपण असतो हे आपल्या अवस्था सगळ्या सोडून द्या पण एक माणूस चांगले आहे किंवा खास चांगलेच आहे ते झोपलेच नाही तर जागा हे म्हणणं कस शक्य आहे झोपलेल्या पुरुषाला जागा झालं झालाय असं म्हणणं ही गोष्ट ठीक आहे पण जो माणूस कधी झोपलाच नाही त्याला जागा झाला हे म्हणणं जसं संभवत नाही म्हणून झोपला म्हणावा सोपी गोष्ट आहे त्यात काय बिघडलं अरे ज्याला जागा झाला हे म्हणणं संभवत नाही त्याला झोपला हे म्हणणं कसं संभव का तो झोपलाच नाही तसा आत्मा स्वयंप्रकाश आहे तो त्याला स्वतःला कधी विसरलाच नाही तर त्याला स्मरण झाला असं कसं म्हणता येईल म्हणजे <misterisation> त्याला विस्मरणही म्हणता येत नाही स्मरणही म्हणता येत नाही स्मरण आणि विस्मरण याहून विवर्जित केवळ स्वरूप होऊ शकत नाही ही त्यातली महत्वाची गोष्ट आणि विस्मरण याला दोन्हीला विषय होत नसेल तर स्मरणदात्या शब्दाचा तिथे उपयोग नाही हे आता निराळ्या सांगायचं कारण हे कारण शब्दाचा तिथे उपयोग नाही हे गोष्ट सांगायचं चा काम चाललंय म्हणून त्याचं गुन्हा वारंवार वारंवार स्मरण पाहिजे आपल्याला आणि स्मरणाचा आत्मा विषय होत नाही याच स्मरण सतत पाहिजे म्हणून शब्दाचा उपयोग पण ते काही काही विचारला म्हणजे मला पण ते पडते कोणी विचारला म्हणजे काय करता मग लोक म्हणतात पुनरुक्ती झाली हो दे पण आमचा श्रोता जागा राहिला म्हणजे पुष्कळ झाला मिळवले पुनरुक्तीचा दोष मला जागा श्रोता राह श्रोत्याला जागा ठेवण्यामध्ये मला जरी त्याची काही पुनरवृत्ती पत्करावी लागली तर तेवढी पत्कराय करताच मी प्रवृत्त झालं म्हणून आत्मस्वरूप हे स्वयंप्रकाश आहे सु असैवेद्य आहे म्हणून ते विस्मरणाला विषय होत नाही विस्मरणाचा विषय होत नाही विस्मरणाचा विषय होत नाही स्मरणाचा विषय होत नाही आणि स्मरणाचा विषय होत नाही म्हणून शब्दाचा उपयोग नाही असं महाराजांना सांगायचं याचं स्मरण शेवट वेरी असू दे म्हणजे मी जागा आहे असे म्हणणे तरी संभवते काय हे स्मृती विषयी आपण बराच विचार केला स्मृतीचं स्वरूप काय अनुभवापासून कसे होते संस्कारजन्य कसे आहे त्याला मूळ कारण काय हे इथे सांगायचं कारण नाही हे सगळं आपण ऐकून आलेले आहात आपल्याला याच सगळ्यात स्मरण आहे असं <laughs> समजून सांगायचं आहे आपली योग्य त्या आणखीन काही मी लक्षात मी काही सांगू शकत नाही हे कला आपल्या मानसिकात दिल्या आपण हे कला बक्षीस मिळाल स्मृती शक्ती बद्दल कीर्ती शरीर वाक्य नारिणाम स्मृतिरमेधा गृती क्षमा स्मृतीविषयी त्याला बक्षीस मिळाल मोठा नावलौकिक कला प्राप्त झाला एक एक माणसं त्याच्या घरात आली होती अशी पदक लावली होती ते सगळी एवढ्या विषयामध्ये मी प्रावीण्य मिळवल्या विषय की मला हे बक्षीस आहे हे बघा म्हणले हे बक्षीस त्याला विचारलं कशा कशाचे पहिले जे बक्षिसांना म्हणला हे माझ्या स्मृती शक्ती आहे की माझी स्मृती शक्ती अतिशय जागृत आहे अतिशय महत्वाची आहे माझी स्मृती शक्ती की ह्याच्यासारखी जगात आता स्मृती शक्ती स्मृती शक्ती विभूती एकवटून तिला कुठेही स्थान नसल्या कारणा ती माझ्या जवळ येऊन राहिली आहे एवढ्यासाठी हे पहिलं पक्षीसाठी दुसरा कशा करता म्हणजे ते मला आठवत नाही म्हणलं दुसरं ना म्हणलं काय अवघड डोक्यात कीर गाजवी लागला डोकं काजवायला लागला म्हणजे समजी विचारला डोकं काजवायला लागला कीर्तन दिला तुम्ही हो अभंग डोकं गाजवायला काय झालं की त्याला हे जस लक्षात घ्यावं तस जर तुमचं असलं तर त्याला मी काही करू शकत नाही पण <hah> स्मृती संस्कार मात्र जन्य असते तिच्या संस्काराचं कसं स्वरूप आहे अनुभव जन्य ती कशी आहे स्मृती ही प्रमाता नाही स्मृतीच कारण असलेला संस्कार वा अनुभव यांची प्रमाणात कुठेही गणना नाही म्हणून तिला प्रमा म्हणता येत नाही तिची प्रवृत्ती कदाचित सफल होते तरी प्रवृत्ती जनकत्व असूनही तिला परमात्म कोल तरी महाराज म्हणतात की त्या स्मृती दान करण्यामध्ये समर्थ असलेल्या शब्दाचा काढमात उपयोग नाही अर्थात नाही त्याप्रमाणे स्वरूपाची ठिकाणी स्मरण व विस्मरण ही दोन्ही नाही एक जागत बसलेल्या पुरुषाला त्याला मी जागा आहे असे म्हणणे तरी कसे संभव नाही कारण जागा हा शब्द करू नये यावरून तो जागा नाही असे परंतु जागा या शब्दाचा विषय नाही म्हणून त्याचा जागेपणा शब्दात जागा नाही असं ठरवा जागा नाही असं करत असं ठरवत जागा नाही का जागा पदाचा तो विषय नाही जागा पदाचा तो विषय त्याप्रमाणे आत्मा विस्मरणाचा विषय नाही स्मरणाचा विषय नाही म्हणून तो नाही म्हणायचा नाही तो स्वयंप्रकाश आहे असं म्हणायच त्याचप्रमाणे स्मरण आणि विस्मरण हे दोन्ही लढम स्वरूपाचे ठिकाणी नाही सूर्य रात्री पाणी पाव काय जाणी सूर्याला दोन भेटला म्हणले लण हे तुम्हाला रात्र चौक आहे का म्हणले नाही नक्की तो म्हणला रे मी सूर्य आहे मी काय मृत्यूलोकातला कोणी मंत्री महाराज आहे काय हे बोललो की खोटं बोलायला मी तुला खोटं बोलायचं की कारण खरोखरी मला रात्री म्हणजे काय काही माहित आहे काही माहित नाही म्हणून तुला दिवस ठोका म्हणले रात्री नक्की दिवस तुला ठोका असला पाहिजे रात्र ठोक म्हणजे दिवस कसा ठेवका असेल तुला मी काय विचारलं रात्र ठाके का नाही तुला दिवस ठोके असलाच पाहिजे तो म्हणतो की रात्र जर मला माहीत नाही तर दिवस तरी मला कसा माहीत कारण रात्रीचा सापेक्ष दिवस आहे तुम्हा मला रात्र माहित आहे अंधार माहित आहे म्हणूनच सापेक्ष प्रकाश आणि दिवस माहीत आहे त्या सूर्याला खरोखरी रात्री नाही म्हणूनच त्याला तू दिवस पाहिलेला आहेस काय किंवा त्याने दिवस नक्की पाहिलेला असेलच असा आपण त्याच्यावर आरोप करून का उपयोग नाही त्याला भेटतो तो जर सांगतो ते म्हणाले का तुम्हीच त्याच्यावर लागाल त्याने रात्र माहित नाही म्हणल्यावरून लगेच म्हणलं नक्की त्याला दिवस माहीत असलाच अरे असं अनुमान चालत नाही हे जरी अनुमान असलं तर हा अनुमान धक्का नसता असा अनुमान धक्का चालत नाही त्याला रात्र माहीत नाही याचा अर्थ असा होतो सहजच इतर सापेक्षे दिवसही त्याला माहित नाही पण आपलं डोकं बुलट चालतं काय चालतं ज्या अर्थी त्याला रात्र माहित नाही त्या अर्थी दिवस हा माहीत असलाच पाहिजे कामगार संघटनेचा प्रतिनिधी बोलतात काय काही विचार नका आम्हाला कधी मध्ये पगाराला आधी पगाराला आधी मराठी <laughs> पगारा माणूस काय आपला मी <laughs> ते दुसऱ्याला येऊ देणार नाही मी काम करणारी काम करतायत म्हणले त्याला नाही तुम्ही करा असता म्हणले आम्ही करीत नाही पगार दिलाच पाहिजे तिलाच पाहिजे चालत नाही काय गंमत आहे बघा माणसाची तर जर डोकं चालवलं म्हणले रात्र माहित आहे ना सूर्याचं नाही मग तुला दिवस नक्की ठेवूक असला म्हणजे हे काय काय काय कारण आहे का त्याचं पण विचार हा एक डोका आहे पण शास्त्र असा आहे म्हणजे पहिला विचार असा आहे हे दुसरी बाजू सांग पहिली बाजू अशी आहे ज्याला रात्र माहीत असते त्यालाच जा दिवस माहीत असतो कारण रात्रीचा सापेक्ष दिवस आहे म्हणून सूर्य स्वतः सदाचा प्रकाशमान असल्या कारणाने रात्रीचं त्याला ज्ञान नाही म्हणून तत्सापेक्ष दिवसाचंही त्याला ज्ञान नाही हा पहिला विचार पण एक नाही म्हटलं की दुसरं आहे म्हणायची आपल्याला सवय लागली तू खरं बोलत नाही म्हणून खरं बोलत नाही काय सांगतो असं खरं सांगत नाही म्हणजे खोटं असलं पाहिजे असं काहीतरी आपलं खोटं सांगत नाही मग मग खरं नक्कीच आहे त्याच बोलणं असा काहीतरी आपण प्रकार करीत असतो त्यातला प्रकार घेऊन जर आपल्या डोक्याप्रमाणे त्याचा विचार करायला लागलो त्याचं उत्तर मिळणार नाही त्या सूर्याला रात्र नाही तत्सापेक्ष दिवस नाही दोन्ही त्याला नाही ज्ञान नाही अस्तित्व त्याच्या दृष्टीने हे जसं आहे अगदी त्याच स्वरूपाने आत्मस्वरूपाला स्वतःच स्वतःला विस्मरण नाही म्हणून तत्सापेक्ष स्मरण नाही आत्म्याला विस्मरण नाही होणं शक्य झालं नाही आता नाही पुढे असण शक्य नाही विस्मरण शक्य आहे तो स्मरण आहे म्हणाला त्याला हे लक्षात येत नाही की रात्र माहिती नाही म्हणणाऱ्याला दिवस ठाऊके असं म्हणणं हे जितकं चुकीच आहे तितक ज्याला विस्मरण नाही त्याला स्मरण आहे असं म्हणणं चुकीच विस्मरणांचा असं त्याला उत्तर दिलं पाहिजे आणि ही जर गोष्ट खरी असेल अद्वै स्वरूप असलेला स्वयंप्रकाश स्वरूप सूर्य सूर्य जसा रिवस निरपेक्ष स्वयंप्रकाश है विस्मरण रूप अंधार रूपी दिवस या स्वतंत्र सूर्यासारखा स्वयंप्रकाश आत्मा असल्यामुळे त्याला शब्दाने स्मरण करून द्यावं असली त्याची परिस्थिती नाही <laughs> शब्दाने काही दान करावं अशा प्रकारची त्याची परिस्थिती नाही <laughs> एका माणसाला मी विचारलं काही विषय चालला होता तिथे तुम्ही तुमच्या तुँँ, लोकांना देऊन टाका म्हणले त्यात काय बघील तो म्हणला आमच्यामध्ये आम्ही पैसा द्यावा इतका गरीब माणूसच नाही तर काय म्हणून म्हणलं आम्ही गरीबाला दान करावा आमच्यातल्या आमचं कुणी गरीबच नाही म्हणलं त्याला काय करेल शब्दान कर दरिद्रो विस्मर दरिद्री विस्मरण दरिद्र अवस्थे पे विस्मरण आकर बनने लाला जीव शब्दा स्मरण दान का विषय है जो आत्मा विस्मरणा कभी युक्त नहीं विस्मरणा आकर बनला नहीं स्मरण जर घड़ना नहीं तो स्मरण दान कर शब्द है तथे का कारण स्मरण दान करोगी आत्म्या स्थिति नहीं वही स्मरणास्म नाही तो जा परमत्मा जानत नहीं अत्यंत अद्वयरूप नित्य रूप ज्ञानरूपस्वरूप मध्य शब्दा दान की शब्द करत। दान करतो पण स्मरण दान करतो स्मरणदान करायची काही गरज नाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी याची गरज नाही एवम स्मरण स्मरण नाही तरी स्मारके काय काही मला म्हणता स्मरण आणि विस्मरण जर नाही स्मारकाचं काय काळ आहे त्याच काय काम आहे काही उपयोग नाही एकाने मदम तयार त्याच्या काय कि माणसाला हे मलम लावल्यास शिंग येणार नाणसाला जर शिंगच येत नाही तर ते न यावं याच्याकरता पुन्हा तुझ्या मलमाची काय उपयोग गरज आहे काही गरज नाही त्याला कुणीतरी अधिकारी असावा तर त्याचा उपयोग त्याला अधिकारीच नाही त्याचा का उपयोग आहे स्मरण विस्मरणाहून विवर्जित जर आपला स्वयंप्रकाश आहे तर ते स्मरण दान करणारे स्मारक कीर्तीला शब्द दान स्मरण त्याची काही उपयोग स्मरण नाही तरी स्मारकी पाहिजे म्हणून शब्दाचं कार्य आणखी एक मोठं काम आहे स्मरणदान करतो ठीक थी, आहे त्याचा नाही हो आमच्याकडे उपयोग होत आम्ही नाम आत्मा हा स्वयंप्रकाश असल्या कारण तो आत्मा म्हणतो मी स्वतः स्वयंप्रकाश आहे माझ्याकडे या स्मरणदानाचा काय उपयोग नाही काही काही ठिकाणी त्याचा उपयोग होतो त्याला महत्व आहे पण त्याच्या अधिकारी नसले तर का उपयोग आहे महाराज एका ठिकाणी जरा निर्णया कारणाने काय खवणी आहे पाठवावी काय करावे सगळे खवणे दिगंब्राची का उपयोग आहे त्याचा उपयोग होत नाही तिथे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणून आम्ही स्मरणदान करतो आम्हाला स्मरणदान करायला विस्मरण झालंय कधी <प्राण> न बोल चालत हाथ संबंध पोचू शक शब्दा संबंध विस्मरण जीव विस्मर आश्रय तो शब्द संबंध तिथे पोचतो आत्मा विस्मरणाश्रय कहीं या म्हणून परमात्मा संबंध नाही त्याच म्हणून येथे परमात्मा वस्तूच्या ठिकाणी शब्दाची गती चालत नाही शब्दाची गती कोणतेच होते तो शब्द म्हणतो आम्ही आपल्या इथे थांबतो आमचं म्हणजे कुठे काही चालत नाही आता शब्दाचा काही उपयोग नाही हे दुसऱ्या रीतीने दोन उभेही आता ज्ञानेश्वर मला सांगतात शब्दाचा हा उपयोग नाही शब्दाचा म्हणजे दुसरा उपयोग आहे का काही माणूस कसच बघा एका विषयी जर मनुष्य आणि फसला तर तिथून माणूस परावृत्त होत परमार्थात माणसं परावृत्त होतात ही गोष्ट खरी प्रपंचात माणसं एका ठिकाणी व्यापार नाही जमला दुसऱ्या ठिकाणी हा धंदा नाही जमला म्हणते काही मी या धंद्यात नाही जमले दुसरा धंदा करायचा मला एक काल दुरुस्ती भेटला होता तो म्हणाला मी नोकरी केली त्यात यश आलं नाही अमूक अमुक काम केलं त्यात यश आलं नाही तुम्ही असं काहीतरी सांगा की जे केल्या असताना मला यश येईल तेव्हा राशीला कोणता व्यवसाय यशदाय म्हणा त्याला मी म्हणलंय तो देवाची माउलीची भक्ती करते तर सगळं मीच माउलीला चरण येतात मी काय सांगू म्हणलं असं काही सांगा मी मनात म्हणत होतो मला काय याच्यात आहे त्याच्यात आहे काय सांग यश यशवंत नाव देऊन माणसाला यश मिळत नाही उलट यशवंत नाव मिळवलेली माणसं एवढी भुईसपाट झाली आहे की त्याला काही हिशोब राहिला नाही त्या यश नावालाही मी किंमत राहिले नाही वंत नावालाही किंमत राहिलेली काय सांगू शकतो आपण नाव देऊन कुठे यश मिळत असत काय एका ठिकाणी नाही जाऊन तिसऱ्या ठिकाणी त्याचं कारण आहे मनुष्याला आता काय करणार आहे त्याला सोडून त्याच्या मनातील ते मना तो सल्ला करणार आहे किंवा तो ज्याला परमार्थ ठरविल ते तो करेल एक रुणाल महाराजांचं मला वचन आठवलं एक मला जाता जाता गमत सांगत अशी आहे की से से गुरुजी मानतो। तो महाराज समजतो त्याच उत्तर त्याने दिलेलं आहे जे विषय आपल्या स्वतःला अनावर असतात ज्या विषयाचा पूर्ण आपण अधीन झालेले असतो त्या जा विषयाला ज्याने आवरलेला असत तो माणूस त्याला महाराज समजतो समजत ही गोष्ट पूर्ण स्वरूपाची असा असल्या कारणाने माणूस म्हणतो हे लोक हेच वाटत जो विषय आपल्याला अनावर असतो ज्या विषयाच्या आपण आधीनं झालेल्या असतो तो विषय जाने आवरलेला असतो त्याला तो माणूस साधू समजतो महाराज समजतो हे त्याच वर्म आहे उदाहरण सांगायचं तर उदाहरणाने हे तुमच्या एकाला विचारलं कि म्हणजे त्याला विचारलं कशावरून काय लक्षण बघितलं त्याच हो म्हणले हे चहा अजिबात दीत नाही असतील काय बिघडल्या तुला साधू वाटायचं काय कारण आहे तो, एक दे दे दे <laughs> तो मी चहा शिवाय क्षणभर राहू शकत नाही हा माणूस चहा न पिता राहतो मला आश्चर्य नाही का तो साधू सांग प्रपंच जना तो माणूस ज्याने प्रपंच सोडला त्याला तो साधू समजतो पण ह्याला अनावर आहे हा प्रपंचा पूर्ण आधी नाही त्याने सोडला त्याला तो, तो साधू समजतो एक महाजन होत तळेगाव त्यांची बायको तर ते ओठ्यावर तंबूक उकात बसले होते तंबूक दाराजी आपली तंबाखू खातचले होते ते श्रवण करणारी काही दादांच्या जवळ मुलं होती ती मुलं दादा आम्ही पण माझण कधी पोतीला डोळकुल फिरकत सुद्धा नाही पोतीचा वारा सुद्धा त्याला सहन होत नाही पण तू महाजन खराब रमण त्याने वाढ आणि दादाला सांगतात ते विशेष दादाला सांगत दादा म्हणजे तुला काय त्याच्या ब्रम्ह्याचं लक्षण दिसलं तू कधी म्हणले पण त्याला कुठे बायको तंबाखू सुद्धा त्याच्या येत आम्हाला आमचा थोडा काही वियोग झाला तर दुःख होत मी कित्येक पुरुष असे रडत असलेले पाहिले आहे हा म्हणले शर वर्ष म्हणले बायकोला सोडून मी एक दिवस सुद्धा आलो नाही आता एकदम गेले म्हटले काय करायचं एकदम गेले कुठे एवढं दुःख करायचं काय करणं काय अवघड वाटत अतिशय अवघड गोष्ट आहे सांगायला सगळं ठीक आहे सोपच आहे ते अतिशय करायला लागल्यावर दादांच्या लक्षात आलं त्यांनी विचार काय झालं ते बघा म्हणले काय टिपू सुद्धा त्याच्या डोळ्याला अरे म्हणले त्याच्या बायको जमत तुम्हाला काय माहिती बायको मारावी तुम्हाला काय डोक्यात माहितीये माहिती आहे काय की बायको मेल्याच दुःख नाही मेल्याचा आनंद झालाय तुला माहितीये का म्हणजे बायकोच्या वियोगात न रडणं हे ब्रम्हज्ञानाचं लक्षण नाहीये तुला बायकोचा वियोग सहन होत नाही म्हणून त्याचे गिलास त्याला वियोग सहन होतो एवढा साधू ठरत ना तशी गंमत येते बघा म्हणजे तुमच्या घरात कोण कोणाला साधू म्हणतो त्याची ही बारकावे सगळीकडे लागू पडतो यांच्या मागे का लागलं त्याचं कारण आहे ज्याच्या मागे लागले आहेत ना त्याने आवरलेले विषय ह्याला आवरत नाही हे त्यांचं वर माहिती बघा मारकाय बघा हे असं सगळीकडे तुम्हाला दिसेल अपवाद म्हणून सुद्धा तुम्हाला एखाद्या ठिकाण सापडेल का न सापडेल सापडे कारण जगात अपवाद सापडतो कोण पण मला समजे इतके निर्बाध स्वरूपाचं लक्षण आहे कशासाठी मी तुम्हाला सांगितला की एक गोष्ट जर जुळली नाही तर दुसरी गोष्ट माणसं प्रपंचात करतो एका बाजूने उपयोग नाही जमणार दुसऱ्या बाजूने वकील तरी काय करतो या बाजूने पक्षत नाही जोडतो दुसरी बाजू म्हणली त्या दुसरी नाही उपयोग पाहिजे जम ते आपल्या इथे विरोधी निकाल लागला वकील म्हणतो तू काय काळजी कर म्हणले काही एवढा नदीवर ते म्हणतात वाह वा आजचा दिवस म्हणले फार आमदार म्हणले काय झालं आज म्हणले तीन श्राद्ध केली एकाला अग्निमसंस्कार दिला बर का ठिकाणचे दावे केले काही विचारू नका म्हणजे तेवढी त्याला कामच आहे आता कोण कोणत्या रूपाने राहील काय सांगता येईल तसा वकील असतो वकिला ते चालत नाही तो म्हणतो मी दुसरी बाजू म्हणतात काय बोलतो तस शब्दाच्या बाजूने दुसरं वकील पत्र स्मरणदान करण्यात जर शब्दाचं महत्व चालत नसेल तर आणखी तो मोठं काम करतो त्या कामाच्या दृष्टीने शब्दाचा उपयोग घ्यायला काय हरकत आहे आमचे तर काम उपयोग आहे बाप म्हणतो घडलेली गोष्ट आहे त्या मुले शाळेत चालत नाही नापा झाला तिथून घड कामाला ठेवला तिथे राहतो हमले करा लावला तिथे करीत नातेवाईकांच्या कडे ठेवला तिथे राहा त्याला गाणं बजावणं शिकवायचा प्रयत्न केला तेच आता विचार करावा की कुठेच चालत नाही निधन साखर भावांच्या मठात्री चालेल इथे आणलाय मोठा हुशार आहे म्हणजे त्याची समजूत अशी की जे नाणं कुठे चालत नाही ते नाणं इथं चालत अशी त्याची समजूत आहे ते चालणारे राहिले माणसात काही नाही चाललं तर म्हणले महाराज हे माणूस राहिले का नाही तुमच्या घरी उपयोग नसला माणूस म्हणून म्हणले त्याचा उपयोग करा काय माणूस म्हणून त्याचा उपयोग माणूस म्हणून उपयोग करणार त्याचा असं गरज नाही तर शब्दाचा म्हणजे आणखीन एक उपयोग आहे त्या उपयोगाच्या दृष्टीने शब्दाचा विचार करायला काय हरकत आहे ज्ञानेश्वर बावली म्हणते करायला हरकत नाही त्याचाही संबंध लागत नाही मी म्हणले मला माहिती येते ते ज्ञानेश्वर महाराजच त्याचा अभ्युपेक्ष परिहार करतात तो विषय उदयवाचो कुंडली कुरदार विठ्ठल ऋषी ज्ञान देव